श्लोक चोवीसावा ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रहुतम ब्रह्म कर्म समाधी न्रम्मरूपी कर्माच्या ठिकाणी ज्याचे लक्ष समाधी आहे म्हणजे ब्रह्मच कर्म आहे अशी समता ज्याची झाली आहे असा पुरुष जे अर्पण करतो ते ब्रह्म ज्याची आहुती देतो ते ब्रह्म ज्या अग्नीत आहुती देतो तो ब्रह्म तो स्वत आहुती देणारही ब्रह्म व तो जापरत जाणार तेही ब्रह्म अशी त्याची स्थिती असते हे हवन होता का इज्ञिहा हा भोगता ऐसिया नाही भिन्नता मनोनी कारण हे यज्ञरूपी कर्म व ते किंवा या यज्ञामध्ये अमुख हा अशी बुद्धीची भिन्नता त्याच्या ठिकाणी असत नाही म्हणून वरच्या उभीत सांगितल्याप्रमाणे सर्व कर्मे याच्या ठिकाणी लय पावतात जे इष्टयज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी जे जे इष्टयज्ञ करतो हो, त्यातील होमद्रव्ये मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष अविनाश बुद्धीने ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो म्हण ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा म्हणून कर्म ब्र असे साम्य ज्याच्या प्रतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय आता अविवेकू कुमारत्व मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही योग आता ज्यांचे अविचार रूप बालपण गेलेले आहे म्हणजे ज्यांना रूप तारुण्य प्राप्त झालेले आहे ज्यांनी विरक्तीशी लग्न लावलेले आहे आणि मग योगरूप अग्निची उपासना स्वीकारलेली आहे श्लोक पंचवीसवा दैवमे वापरे यज्ञ योगिन पर्युपासते ब्रह्माग्ना व पे यज्ञ यज्ञे नवोपुव्हती दुसरे योगी दैवयज्ञाची उपासना करतात कित्येक योगी ब्रह्मरूपी अग्निचे ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात जे यजनशील अहरनिशि जि अविद्या हविली मनेशी गुरुवाक्य हुताशी हवन केले जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत ज्यांनी गुरुवाक्य रूपी अग्निमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केलेले आहे तिही योगाग्निकी याजिजे तो दैवयज्ञ म्हणिजे जेणे आत्मसुख कामीजे पंडू कुमार ते योगरूपी अग्निचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात अर्जुना तेथे त्यांनी आत्मसुखाची इच्छा धरलेली असते दैवास्तव देहाचे पाळण ऐसा निश्चय परिपूर्ण जो चिंती ना तो महायोगी देहाची जोपासना प्रारब्ध वशात होत आहे असा ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही तो या योगाने महायोगी झालेला आहे असे समज आता अवधारी सांगेन आणि की ब्रह्म साग्निक तया यज्ञची यज्ञू देख उपासी जे दुसरा प्रकार आता तुला सांगतो ऐक जे ब्रम्ह अग्निचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात श्लोक सव्वीस श्रोत्रादि संयम अग्निशुज उ शब्दादिन विषय अनन्य इंद्रिय अग्निशू दुसरे कोणी संयम स्वरूपी अग्निचे ठिकाणी श्रोत्र आदी करून इंद्रियांचे हवन करतात कित्येक कोणी इंद्रियरूपी अग्निचे ठिकाणी शब्द आदी करून विषयांची आहुती देतात एक संयमाग्निहोत्री ते युक्तियाच्या मंत्री यजन करी ती पवित्री इंद्रिय द्रवी धारणा ध्यान समाधीरूपी संयम हेच कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूल बंधाधिक तीन बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियूपी पवित्र द्रव्याने यज्ञ करतात एका वैराग्य रविवले तबसिविले तेथ अप्रत जाहले इंद्रियानळ दुसरे कित्येक रूपी सूर्य उगवल्यावर रूप कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात रूप अग्नि प्रकट होतो ती विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडिली पाचही कुंडे त्या इंद्रियरूप अग्नितून वैराग्याची ज्वाळा निघते तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात त्यावेळी आहवनीधिक अग्नि असलेल्या इंद्रियरूपी पाच कुंडातून आशारूपी धूर नाहीसा होतो मग वाक्य निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रिया अग्निच्या मग वेदात सांगितलेल्या विधी वाक्याच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नि असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात श्लोक सत्ताविसावा सर्वाणी इंद्रिय कर्माण प्राण कर्माणीच्या परे आत्मसंयम योगाग्न दुसरे कोणी इंद्रियांची सर्व कर्मे आणि प्राणांची सर्व कर्मे यांची ज्ञानरूपी अग्निने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम रूपी योगाग्नि मध्ये आहुती देतात एकीय परिपार्था दोषू सर्वथा आणखी हृदया रणी मंथा विवेकू अर्जुना वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपले सर्व दोषांचे क्षालन करतात दुसरे कोणी हृदयाची विवेकाचा मंथा करतात गुरुवाक्ये काढिला बळकटपणे तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने दाबून गुरुपदेशरूपी जोर लावून ओढतात ऐसे समरसे मंथ केले ते थझ झडकरी काजा आले ते उज्जीवन जाने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो तो हा कि ज्ञानाग्न प्रकट होतो पहिला रुद्धीसिद्धींचा संभ्रमू तो निवडोनी गेला धुमू मग प्रकटला सूक्ष्मू विस्फुल्लिंगू प्रथम वृद्धिसिद्धींचा मोह हाच कोणी धूर तो नाहीसा होतो मग ज्ञानाग्निची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते तया मनाचे तेची आयते वाळवून ठेवलेले मोकळे मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात तेने सादुकूपणे ज्वाळा समृद्ध मग वासनांतराची समीधा स्नेसी नानाविधा जाळीलिया त्या पेटवणाच्या साह्याने ज्वाला प्रदीप्त होतात मग त्यात नाना प्रकारच्या वासना समेधा ममतूपी तुपासह जाळतात तेथ सोहम मंत्रे दीक्षित इंद्रिय आहुती तीए ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया तेथे दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय आहुती देतो पाठी प्राण प्राणक्रियेची ये पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जहाले नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने ज्ञानाग्निधी पूर्ण आहुती दिल्यावर त्यावेळी ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशुदेख घेतला तिही संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग सेवन करतात एक ऐशी आई यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्ये एक अशा या यज्ञाने कित्येक जण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे श्लोक अठ्ठावीसावं द्रव्यज्ञस्तपोयज्ञ यद्न्या, योगयज्ञस्तथा परे स्वाध्याय ज्ञान याश यतय संशित व्रता द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ वाग्यज्ञ व ज्ञान असे पाच प्रकारचे यज्ञ आहेत तीक्ष्ण आचरण करणारे यतीच हे यज्ञ करतात एक द्रव्यज्ञ म्हणिपती एक तपसामग्रियापैकी काही ना द्रव्यज्ञ अशी संज्ञ आहे काही यज्ञ तपरूप सामुग्रीने उत्पन्न होतात आणि कित्येक योग म्हणून सांगितलेले आहेत एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग यज्ञू म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान कित्येकात शब्दाने शब्दांचे हवन करतात त्या स्वाग्यज्ञ असे म्हणतात ज्या ज्ञानाने ज्ञेय म्हणजे जाणवयाची वस्तू ब्रह्म जाणता येते तो ज्ञान ये होय हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिजितेंद्रिय सीची घडे योग्यता वशे अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली आहेत त्यांनाच ते करण्याची योग्यता येऊन त्यांचे आचरण घडते ते प्रवीण ते आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात श्लोक एकोणतीसावा अपाने जुवती प्राणम प्राणे पानम तथा पान प्राणायामपरायूचे ठिकाणी कोणी प्राणवायूचे ठिकाणी अपान वायूचे हवन करतात म्हणजे रेचक नावाचा प्राणायाम करतात प्राणायामाचे ठिकाणी तत्पर असणारे प्राणवायू म्हणजे मुख व नासिका यांच्याद्वारे बाहेर जाणारा वायू आणि अपान वायू म्हणजे मुख व ना यांच्याद्वारे आत येणारा वायू यांच्या गतीचा रोध करून कुंभक नावाचा प्राणायाम करतात मग अपाग्नी चे मुखी प्राण द्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे हो मग कोणी अभ्यासाने अपानरूप अग्निच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात पहा एक अपानु प्राणी अर्पीती एक दोही तेही निरुंधती ते, ते प्राणायामी म्हणपती पंडू कुमरा कित्येक अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहींचा निरोध करतात त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात श्लोक तिसावा अपरे नियता आहारा प्राणांप्राणेशू जुव्हती सर्वे पे ते यज्ञ विदो यज्ञ क्षपित दुसरे कोणी मिताहारी होयूच्या ठिकाणी हवन करतात म्हणजे प्राणायामादी सर्व वायूना स्वाधीन ठेवतात ते सर्व यज्ञ वेते यद्य। या निरनिराळ्या यज्ञांनी ज्यांची पातके नष्ट झालेली आहेत असे जाणावे एक वज्र योग क्रमे संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती किती एक सर्व आहारांचा करून, ऐसे मोक्ष काम सकळ समस्त यजन तीही हे यजनशील तिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळ केले याप्रमाणे हे सगळे यज्ञ करते मोक्षाची इच्छा करणारे असतात त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुन टाकलेले असतात जया अविद्या जय जय त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी राहते जेथे जय ज्या स्वरूप ठिकाणी अग्नी व यज्ञ करता हा भेद उरतच नाही जेथ यजितयाचा काम पुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथुनी वो सरे क्रिया जात जेथे म्हणजे स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी व यज्ञ क्रिया व जेथून क्रिया मागे परतून नाहीशा होतात विचार जेथ नरिगे हे तू जेथ जे द्वैत दोष संगे सिंपेचीन जेथे विचाराचा प्रवेश होत नाही जेथे कोणताही तर्क चालत नाही जे द्वैत दोषांचे संपर्काने लिप्त होत नाही श्लोक एकतीसा यज्ञशिष्टामृतभुज याती ब्रह्म सनातन नायम लोकोस्त यज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम त्या सर्व यज्ञांचे अवशिष्ट जे अमृतरूपी फल म्हणजे ब्रह्म ते भोगणारे चिरकालिक ब्रह्मपदाला प्राप्त होतात या द्वादश यज्ञांपैकी एक देखील यज्ञ न करणार आला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही म्हणजे अहिक सुखही प्राप्त होत नाही मग हे कुरुश्रेष्ठ उत्तम लोक त्याला कसा प्राप्त होणार ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ ते सेवित ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे जे अनादिसिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे उपभोगतात ऐसे शेषामृत या प्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीला प्राप्त होतात म्हणून ते सहजच ब्रह्म पाहतात येरा विरक्ती माळ न घालीची जया संयम अग्निची सेवा न घडेची, जे योग यागु न करीतीची जन्मले साते जन्मला येऊन ज्यांना संयम रूप अग्निची सेवा घडत नाही व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही जयाचे ऐही कधड नाही तयांचे परत्र पुसी काई म्हणून असे हे गोठी पाही पंडू ज्यांचे अहीक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू श्लोक बत्तीसा एवढा सर्व नेव ज्ञात वामोक्षसे पुष्कळ प्रकारच्या यज्ञाचा म्हणजे वेदाच्या द्वाराने विस्तार झालेला आहे हे सर्व यज्ञ म्हणजे कायिक वाचिक व मानसिक यज्ञ कर्मा कर्मापासून होणारे आहेत आत्म्यापासून होणारे नाहीत असे जाण याप्रमाणे ज्ञान झाल्यावर संसार बंधनापासून तू मुक्त होशील ऐसे बहुती परी अने ग जे सांगितले तुझं का ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आहाती असे पुष्कळ प्रकारचे जे, जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितलेले आहेत परी परितेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे येवभावे कर्म पावेल ना परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे तात्पर्य असे समज की मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही श्लोक तेहती श्रेय दया शत्रुतापना द्रव्य साधनाने साध्य होना यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ है हे सर्व प्रकार सर्व कर्मांचा ज्ञा अंतर्भाव होता अर्जुना वेदू जयांचे मूल जे क्रिया विशेष स्थूळ जया नव्हाळी व ज्यापासून अपूर्व असे स्वर्गसुखाचे फल प्राप्त होते ते द्रव्यादी आगुकीर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी, ते द्रव्यादियज्ञ खरे आहेत पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्य पुढे चालत नाही तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही देखे परमात्म सुखनिधान, साधावया योगी जन जेन विसंबती अंजन उन्मेष नेत्री आहा परमात्म परमात्मस्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धीरूप डोळ्यामध्ये घालण्याला विसंबत नाहीत ते धावत या कर्माची लानी नैष्कर्मो जे भुकेली या धणी साधनाची जे चालू कर्मांच्या समाप्तीचे ठिकाण आहे जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे आत्मसुखार्थ जे भुकेलेले आहेत त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तरकाची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते तरकाची दृष्टी जाते ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो मनाचे मनपण गेले जेथे बोलाचे बोल पण ठेले जया सापडले ज्ञेय दिसे मनाचे होते, बोलाचा ुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते श्लोक चौतीसावा तद्धी प्रणिपातेन परिप्रश्न येवया उपदेशांत ज्ञान ज्ञानीनस तत्वदर्शिन आचार्यांच्याकडे जाऊन प्रणिपात करणे प्रश्न विचारणे सेवा करणे इत्यादी प्रकाराने नम्रता आल्यावर ते ज्ञान संपन्न व तत्वदर्शी आचार्य त्या ज्ञानाचा उपदेश करील असे जाण ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया या भजावे सर्वस्वे सी हे अर्जुना ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे म्हणत असेल तर त्या संतास सर्वस्वे करून त्वा भजावे जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दार तो स्वाधीन करी सुभटा बोळगौनी कारण ते ज्ञानाचे घर आहेत त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे अर्जुन तू सेवा करून तो आपल्या स्वाधीन करून घे तरी तनुमनुजीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ एवढ्या करता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी मग अपेक्षितचे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंत बोधले संकल्पान ये मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात त्या, त्या त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे बळत नाही श्लोक पस्तीसा यज्ञातवान पुनर्मोह मेवम यास्यसी पांडव ये न भूतान्य शेषेण द्रक्षस्यात्मन यथो मयी हे ज्ञान झाल्यावर हे पांडव तुला याप्रमाणे पुन्हा मोह होणार नाही आत्मस्वरूप जोमी मी त्या माझ्या ठिकाणी भूत मात्र आहेत असे या ज्ञानाच्या योगाने तू जाणशील जयाचे जा नि वाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे नि पाडे निशंकु होय त्यांच्या या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते ते वेळी आपण पेया सहिते, सहितेशेशे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी त्या त्यावेळी आपल्या सहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पहाशील। ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल जय गुरु कृपा होईल पार्था गा अरे पार्था ज्यावेळी श्री गुरुची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल श्लोक छत्तीसा अपिचे पापेभ्य सर्व पापकृत्तम सर्व ज्ञान प्लवे नव वृजिनम संतरीशि सर्व पापी माणसामध्ये अत्यंत पाप करणारा जरी तू असलास तरी ज्ञानरूपी नौकेने सर्व पातकातून तू तु तरुण जाशील जरी कलमशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊ नी असू पापांचे आगर भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे आघेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चौखडे ज्ञानीये तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे काहीच नाही असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कवडसा तो जयाची या प्रकाश पुरेची ना पहा निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही ने विश्वाचा निराश करणे याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही तया काय हे मनोमळू हे बोलताची नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे वास्तविक पाहता याच्यासारखे समर्थ या जगात दुसरे काही नाही